अध्यय ऐशिवा सुदानाचे श्रीकृष्णांकडून स्वागत परीक्षित म्हणाला गुरुवर्य अनंत शक्ती असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या ज्या दुसऱ्या लीला आहेत त्यांचे वर्णन आम्ही ऐकू इच्छितो हे ब्रह्मण विषय बाणाने दुःखी झालेला आणि वारंवार पवित्र कीर्ती श्रीकृष्णांच्या मंगलमय लिलांचे श्रवण करणारा कोणता ज्ञानी मनुष्य त्यापासून विन्मुख होईल जी भगवंत गुणगान करते तीच खरी वाणी जे त्यांची सेवा करतात तेच खरे हात जे चराचरात निवास करणाऱ्या त्यांचे स्मरण करते तेच खरे मन आणि जे भगवंतांच्या पुण्यमय कथांचे श्रेवण करतात तेच खरे कान जे चराचर जगताला त्यांची प्रतिमा समजून नमस्कार करते तेच मस्तक आणि जे सगळीकडे त्यांच्या स्वरूपाचेच दर्शन करतात तेच खरे नेत्र होत शरीराचे जे अवयव भगवंत आणि त्यांच्या भक्तांच्या चरणोदकांचे नित्य सेवन करतात तेच खरे अवयव सूत म्हणतात परीक्षितानं जेव्हा असा प्रश्न केला तेव्हा श्री शुकदेवांचे हृदय भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी तल्लीन झाले आणि ते परीक्षिताला म्हणाले एक ब्राह्मण श्रीकृष्णांचा मित्र होता तो मोठा ब्रह्मज्ञानी विषयांपासून विरक्त शांतचित्त आणि जितेंद्रिय होता गृहस्थाश्रमात असूनही तो प्रारब्धानुसार जे काही मिळे त्यातच संतुष्ट असे वस्त्र सामान परंतु पत्नी ही तीस होती हिधा अर्धकोटी राहन दारिद्रे ग्रास दुखी पतिव्रता एक भूकेने व्याकूल होली खिन्न चेहर पतिदेवा साक्षात लक्ष्मीपति भगवान श्रीकृष्ण अपले मित्र आक्तान की ईच्छा पूर्ण कर रहे शरणगत वत्सल ब्राह्मण भक्त आ महाभाग साधूंचा आश्रय असणाऱ्या त्यांच्याकडे आपण जा आपण कुटुंब वत्सल असून आहात हे कळल्यावर ते आपल्याला पुष्कळ धन देतील अंधव इत्यादी यादवांचे अधिपती असे ते सध्या द्वारकेत आहेत जे त्यांच्या चरणकमलांचे स्मरण करतात त्यांना ते स्वतःचे सुद्धा दान करतात तर मग ते आपल्या भक्तांना जे फारसे इच्छा करण्यासारखे नाही ते धन आणि इप्सित विषय देतील त्यात आश्चर्य कोणते या ब्राह्मणाला पत्नीने जेव्हा असा पुष्कळ प्रकारे नम्रतेने विनंती केली तेव्हा त्याने विचार केला की या निमित्ताने श्रीकृष्णाचे दर्शन होईल हा आपला मोठाच लाभ आहे असा विचार करून त्याने जाण्याचा निश्चय केला आणि पत्नीला म्हटले हे कल्याणी घरात काही त्यांना भेट देण्याजोगी वस्तू असेल तर देव्हा तिने शेजार ब्राह्मणांच्या घरातून चार मुखी पोहे मागून आणले आणि एका कपड्यात बांधून भगवंतांना भेट देण्यासाठी आपल्या पतीकडे दिली तो श्रेष्ठ ब्राह्मण ते पोहे घेऊन द्वारकेकडे जाण्यास निघाला वाटेत तो विचार करीत होता की श्रीकृष्णांचे दर्शन आपल्याला कसे बरे होईल द्वारकेला पोहोचल्यावर तो ब्राह्मण अन्य ब्राह्मणांबरोबर सैनिकांच्या तीन चौक्या आणि तीन चौक पार करून जिथे जाणे अत्यंत अवघड अशा भगवत धर्माचे पालन करणाऱ्या यादवांच्या निवासस्थानात पोहोचला तिथे श्रीकृष्णांच्या सोळा राण्यांचे प्रसाद होते त्यापैकी वैभव संपन्न एका एकामध्ये ब्राह्मणाने प्रवेश केला। त्यात प्रवेश करतास त्याला वाटले की आपण जोडून ब्रह्मानंदाच्या समुद्रातून डुंबत आहोत श्रीकृष्ण त्यावेळी रुक्मिणीच्या पलंगावर बसलेली होती। ब्राह्मण येत असल्याच पाहून लांबून पाहतानाच ताबडतोब कुठून राहिले आणि त्यांच्याजवळ जाऊन त्यांनी मोठ्या आनंदाने त्याला मिठी मारली प्रियमित्र असलेल्या श्रेष्ठ ब्राह्मणाच्या अंगस्पर्शाने कमलनयनं भगवान अत्यंत आनंदित झाले किंवा त्यांच्या नेत्रातून प्रेमाशू व्हा लागले परीक्षिता नंतर त्याला श्रीकृष्णांनी पलंगावर बसून स्वतः पूजेचे साहित्य आणून मित्राची पूजा केली तसे सर्वांना पवित्र करणाऱ्या त्यांनी आपल्या हाताने ब्राह्मणाचे पाय धुवून ते चरुणोद आपल्या मस्तकी धारण केले आणि त्याच्या शरीराला चंदन केशर इत्यादी दिव्यगंधांची उटी लावली नंतर त्यांनी मोठ्या आनंदाने सुगंधित धूप आणि दीपाने आपल्या मित्राला आरती ओवाळली अशा प्रकारे पूजा करून तांबूल आणि गाय देऊन तुझे स्वागत असो असे म्हणून त्याचे स्वागत केले जीर्ण वस्त्रे नेसलेल्या, मळकट शरीर असलेल्या त्या कृषी ब्राह्मणाच्या शरीरावरील शिरा स्पष्ट दिसत होत्या अशा त्याची स्वतः रुखिणी चौऱ्या सेवा करू लागली पवित्र कीर्ती श्रीकृष्ण अतिशय प्रेमाने त्या मलिना अंगाच्या ब्राह्मणाची पूजा करीत आहेत हे पाहून अंतपुरातील स्त्रिया अत्यंत आश्चर्यचकित झाल्या म्हणू लागल्या या निर्धन निंदी अंगावर धड वस्त्री नसलेल्या यशित भिकाऱ्याने असे कोणते पुण्य केले असावे की ज्यामुळे त्रैलोक्याचे गुरु असणाऱ्या श्रीकृष्णाने स्वतः त्याचा आदर सत्कार केला इतकेच नव्हे तर आपल्या पलंगावर असलेल्या रुक्मिणीला सोडून या ब्राह्मणाला थोरल्या भावासारखी मिठी मारली परिक्षिता नंतर श्रीकृष्ण आणि तो ब्राह्मण एकमेकांचे हात हातात घेऊन पूर्वी गुरुकुलात रहात असतानाच्या आनंददायी गोष्टी बोलू लागले श्रीकृष्ण म्हणाले धर्म जाणणाऱ्या हे ब्राह्मणा गुरुदक्षिणा देऊन गुरुकुलातून परत आल्यावर समावर्तन करून तू अनुरूप अशा स्त्रीबरोबर विवाह केलास की नाही मला माहीत आहे की तुझे चित्र गृहस्थाश्रमात असूनही विषय भुवात आसक्त नाही हे विद्वाना मला हे पण माहीत आहे की धनाविषयी सुद्धा तुला मुळीच प्रेम नाही जगात फारच थोडे लोक भगवंतांच्या माईने निर्माण केलेल्या विषय वासनांचा त्याग करतात आणि चित्तामध्ये विषयांची वासना नसतानाही माझ्यासारखी फक्त लोकशिक्षणासाठी कर्मे करीत राहतात हे ब्रम्हण आपण दोघे गुरुकुलात राहत होतो त्याची तुला आठवण आहे का गुरुकुलातच खरोखर बीजांना आत्मज्ञान होते आणि त्यामुळे ते अज्ञान अंधकार पार करून जातात हे मित्रा या जगामध्ये जन्मदाता पिता हा प्रथम गुरु होय त्यानंतर उपनयन म्हणजे मूंजसंस्कार करून सत्कर्माचे शिक्षण देणारा हा दुसरा गुरु होय तो माझ्यासारखाच पूज्य आहे त्यानंतर ज्ञानोपदेश करून परमात्म्याची प्राप्ती करून देणारा गुरु हा तर माझेच स्वरूप होय वर्णश्रमियांचे हे तीन गुरु असतात हे ब्राह्मणा या मनुष्यजन्मात वर्णाश्रमीमध्ये जे लोक मत स्वरूप गुरुंच्या उपदेशानुसार वागून अनाया भवसागर पार करून जातात तेच स्वार्थ आणि परमार्थाचे खरे जाणकार होत प्रिय मित्रा सर्वांचा आत्मा असणारा मी जितका गुरुदेवांच्या कृपेने संतुष्ट होतो गुरुदेवांच्या सेवेने संतुष्ट होतो तितका मी गृहस्थांचे धर्म पंच महायज्ञ इत्यादीनी धर्म उपनयन वेदाध्ययन इत्यादीनी वानप्रस्थाचे धर्म तपश्चर्या इत्यादींनी किंवा संन्याशांच्या सर्वस्व त्यावरूप धर्मानंही संतुष्ट होत नाही हे ब्रम्हण ज्यावेळी आम्ही गुरुकुलात निवास करीत होतो त्यावेळीची ही गोष्ट तुझ्या लक्षात आहे की जेव्हा आपण दोघांना एके दिवशी आपल्या गुरुपत्नी लाकडी आणण्यासाठी जंगलात पाठवले होते, त्या जंगलात होते। ते त्यावेळी आपण एका घोर जंगलात गेलो होतो आणि पावसाळ्याचे दिवस नसतानाही भयंकर वादळी पाऊस आला होता विजांचा कडकडाटही होत होता मग सूर्यास्त झाला सगळीकडे अंधार पसरला जमिनीवर इतके पाणी झाले की उंच सखल भागाचा पत्ताच लागत नव्हता त्या पुरात वादळ आणि पावसामुळे आम्ही अतिशय झोडपले जात होतो दिशा पडत नव्हत्या आम्ही भांबावून एकमेकांचे हात धरून जंगलात इकडे तिकडे भटकत राहिले गुरुदेव सांधीपणिनींना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा सूर्योदय झाल्यावर आपले शिष्य असलेल्या आम्हाला शोधी ते जंगलात पोहोचले तेव्हा आम्हाला अतिशय त्रास झाल्याचे त्यांनी पाहिले ते म्हणाले बाळांनो तुम्ही आमच्यासाठी खूप कष्ट घेतले सर्व प्राण्यांना आपले शरीर सर्वांनी प्रिय असते परंतु तुम्ही त्याची ही परवा न करता आमच्या सेवेत मग्न राहिलात गुरुंच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी चांगल्या शिष्यांचे एवढेच कर्तव्य असते की त्यांनी विशुद्ध भावनेने आपले सर्वस्व एवढेच काय पण शरीर सुद्धा गुरुदेवांच्या सेवेसाठी समर्पित करावे हे श्रेष्ठ द्विजांनो मी तुम्हांवर संतुष्ट आहे तुमचे सगळे मनोरथ पूर्ण होत आणि तुम्ही माझ्याकडून जे वेदाध्यलोके सुद्धा निष्फळ न होुकुलात निवास करीत असताना अशा अनेक घटना घडल्या होत्या गुरुदेवांच्या कृपेमुळेच मनुष्य शांती आणि पूर्णतेला प्राप्त करून घेतो ब्राह्मण म्हणाला हे देवा जगद्गुरु आता आम्हाला मिळवायचे काय शिल्लक आहे कारण सत्यसंकल्प परमात्मा असलेल्या आपल्याबरोबर आम्हाला गुरुकुलात राहण्याचे भाग्यप्राप्त झाले हे प्रभो छंदोबद्ध वेद आणि सर्व कल्याणी यांचे उत्पत्ती स्थान आहे तुमचे शरीर तेच आपण गुरुकुलात राहिलात हा केवळ मनुष्यासारखा अभिनयच नव्हे काय अध्याय ऐशी समाप्त